स्कंध चौथा अध्याय दुसरा हरीचा उत्तराविषयी संभ्रम अशा रीतीने राजा परिक्षिताचा पुत्र जन्मेजय हा संशय सागरात बुडाला असता त्या संभाषण चतुर आणि वेदवेत्यांमध्ये श्रेष्ठ अशा व्यासांनी सुरेख भाषण करून राजाच्या संशयाचे परिमार्जन केले व्यास जन्मेजयाला त्याचवेळी म्हणाले हे राजेंद्रा आता तुला काय सांगू खरोखर कर्मगती ही देवांनाही आकलन होत नाही मग मानवांची गोष्ट कशाला हे त्रिगुणात्मक ब्रह्मांड ही कर्मयोगाने निर्माण झाले आहे कर्मयोगामुळे उत्पन्न होणारे बीज हे, हे प्रस्तुत उत्पत्ती आणि नाशविरहित आहे नाना प्रकारच्या योनीमध्ये जन्म घेऊन ते पुनः पुन्हा मरते आणि जन्मास येते कर्मा वाचून देह संयोग असंभवनीय आहे शुभ प्रारब्ध भक्ती अशा प्रकारची कर्म आहेत त्यासह देहातही तीन प्रकारची कर्म आहेत हे प्रजाधिपते कर्माच्या अधीन आहेत सुख दुःख जरा मृत्यू हर्ष शोक खेद काम क्रोध लोभ हे गुण देहाचे आहेत हे राजा प्रत्येकाचे ठिकाणी असलेले हे गुण कर्माधीन आहेत या रागद्वेषादी मनोवृत्ती स्वर्गातही आहेतच देव, देवनी वगैरे होतात हे राजा कर्माशिवाय प्राण्यांची उत्पत्ती अशक्य केवळ कर्मगतीमुळेच सूर्यही भ्रमण करीत असतो चंद्र क्षयरोगी झाला रुद्र कपाली झाला त्याच कर्मगतीमुळे स्थावर जंगमात्मक विश्व प्रवाहरूपाने शाश्वत होते जगत नित्य वा अनित्य आहे याशिवाय विचार करण्यात पण अद्याप त्यांना खात्रीपूर्वक ज्ञान झाले नाही तेव्हा हे भूपेंद्रा कार्यकारण भाव असतानाच तेथे कर्माचा अभाव आहे असे कसे होईल सर्वांमध्ये अनित्य म्हणून हे राजा हे जगत कर्माने आहे ते अनेक धर्मांनी अद्भुत असलेल्या विष्णूचा जन्म जर त्याचे स्वाधीन असता तर त्या निरनिराळ्या नीच योनीमध्ये काबरे जन्म घ्यावा लागला असता वैकुंठात राहून नाना भोग भोगाचे सोडून तो मूत्रपुरी असलेल्या या वाराहोने त्रस्त होऊन का बरे राहिला असता पुष्पे बेचण्याची त्याग करून बुद्धिवान पुरुष गर्भाशय रूप गृहात वास्तव्य करण्याचे मनात का बरे आण मृदू आणि सुंदर अशी शय्या सोडून अधोमुख होऊन गर्भाशयात राहणे कोणता शहाणा पुरुष मान्य करी नाना नानासयुक्त गीते नृत्य वाद्य हे सोडून नरकात वास्तव्य करण्याची कोण बरे इच्छा करील त्याग करण्यास अशक्य अशा लक्ष्मी सह विलास करण्याचे सोडून मूत्र रूप रस सेवन करण्याचे कोण मनात आणल खरोखर गर्भवास हा सर्वात जास्त दुःख देणारा एक नरकच आहे गर्भवास नको म्हणून तो मुनी तपश्चर्या करीत असतात हे राजा विचारी लोक राजे ही राज्य त्याग करून त्यातून मुक्त होण्यासाठी जन्म घेणे कुणाला आवडेल हे राजा गर्भाशयात जेठराग्नीचा ताप दुस्सह होत असतो गर्भ भयंकर त्रासाने वेष्टीत असतो तेव्हा तेथे कोणते सुख आहे कारागृहात कल्पपर्यंत वास्तव्य करणे बरे पण गर्भवास नको कोणत्याही योनी क्षणभरही वास्तव्य करू नये गर्भवासातले दहा महिने अत्यंत भयंकर होत त्या योनी यंत्रातून बाहेर पडताना केवढे दुःख भोगावे लागते बालपणी बोलता येत नाही काही समजत नाही म्हणून दुःख असतेच कारण क्षुधा तृषा बालपणी व्यक्त करता येत नाहीत त्यामुळे प्राणी पूर्णपणे परतंत्र आणि भित्रा असतो भूकेने मूल रडू लागताच मातेला वाटते याला काहीतरी झाले आहे तेव्हा ती त्याला औषध देण्याचे मना आणते अशी ही विविधजन कोणत्या सुखाची इच्छा करून योनित जन्म घेण्यास उद्युक्त होतील निरंतर सुखाचा त्याग करून मानवी योनित अथवा अन्य जन्म घेऊन देवासह युद्ध करणे हे कोण इच्छि असे इच्छील तो मूर्ख होय हे नृप्रेष्ठा कृतकर्मे घडल्यामुळेच ब्रह्म देवादी देवांना देव, यापैकी कोणताही प्राणी असला तरी शुभ व अशुभ कर्माचे फल हे देवधारी प्राण्यांना भोगावे लागते तपश्चर्या दान यज्ञ यांच्या योगाने मानवाला इंद्रपद ही प्राप्त होते अवताराच्या वेळी कृष्णाला सहाय्य देण्यासाठी ते यादव झाले तसेच ब्रह्मदेवाची प्रेरणा होऊन धर्मरक्षणासाठी श्री हरिने निरनिराळ्या योनीत अवतार धारण केले हे राजेश्वरा रथचक्राचे जसे फेरे होत असतात तसेच या श्रीहरीचे निरनिराळ्या योनीत सर्वदा अवतार होत असतात हंशात्मक जन्म घेऊन त्या श्रीहरीला पृथ्वीवरील दैत्यांचा वध करण्यासाठी युद्ध करावे लागते म्हणून आता ती कृष्ण जन्माची शुभकथा तुला मी कथन करतो हे राजा तू श्रवण कर तो भगवान विष्णूच कश्यप मुनीचा अंश असलेल्या यदुकुलात वासुदेव म्हणून जन्माला आला हे राजा पूर्व शापामुळे तो वृत्तीने पशुपाल झाला हे भूपेंद्रा अदिती आणि सुरसा अशा कश्यपांच्या दोन भार्या होत्या त्या देवकी आणि रोहिणी या नावाने भूमीवर अवतीर्ण झाल्या कारण त्यांना शाप झाला होता त्या बहिणीहून जन्माला आल्या वरुणानेच रागाला येऊन त्यांना शाप दिला होता असे मी ऐकले आहे जन्मेजे हे ऐकून विचारत पडला हे महाविचारी असा घडला होता महाविष कश्य तो सुरेश्वर नारायण अविनाशी प्रभू षडगुणेश्वरीय युक्त असताना त्यांना कोणाची आज्ञापालन करावी लागते स्वस्थानाचा त्याग करून कर्मबद्ध प्राण्यांमध्ये तो का बरे जन्म घेतो मनुष्य देह प्राप्त झाल्यावर तो देवतुल्य वर्तन करतो आणि मानव योनिज जन्मास येऊनही पुरुष मात्र नाना प्रकारची कर्मे करीत असतो काम क्रोध असहिष्णुता शोक वैर भीती सुख दुःख दैन्य सरळता दुष्कृत्य सुकृत विश्वसनीय भाषण हनन पोषण चलन ताप विचार वल्गना लोभ दंभ मोह कपट विलास अशा तऱ्हेच्या इतरही गोष्टी या जन्मात कर्माने बसतात अविनाशी सुखाचा त्याग करून तो भगवान विष्णू या गुणदोष युक्त मानवजन्मात का बरे जन्म घेतो हे मनिश्वर मनुष्य जन्मात येऊन भूतलावर कोणते सुख प्राप्त होते हा हरी प्रत्यक्ष गर्भवास का बरे पत्करित असतो गर्भ दुःख जन्मदुख बालपणाचे दुःख त्यानंतर योवनावस्थेतील कामविकार आणि त्यामुळे होणारे दुःख गृहस्थाश्रमात कुटुंब पोषणार्थ सर्व योनित असताना तो भगवान विष्णू यात का बरे या अवतार घेतो हे द्विजय श्रेष्ठा याविषयी आपण मला आता सांगा ज्याच्या पासून उत्पत्ती झाली त्या हरीने रामावतारात वनवासात दारुण दुःख भोगले त्याला सीता विरहाचे दुःख झालेच त्याला सदैव युद्ध करावे लागले त्या पतिव्रता कांत्याचाही त्याग करावा लागला ही सर्व दुःख सहन केली कृष्णावतारामध्ये त्याला कारागृहामध्ये जन्म घ्यावा लागला गोकुळात जावे लागले गुरे राखावी लागली अत्यंत कष्टाने कंसाचा वध करावा लागला पुन्हा द्वारवतीला यावे लागले अशा अनेक दुखे हे मुने हे मुने कोणता पुरुष या दुखांची इच्छा सर्वश्रेष्ठ आपण माझा हा संशय दूर करा अध्याय दुसरा समाप्त